खडारवाळी साखरू झाला नामा चावडिता पांडुरंगा भिन्नायचे काय सांगा, चाळविले जगा, मी हे माझे यासाठी काई हाती नाकेशरी हे मराही अळंकारी मसे आल्यावरी काय निवडे वेगळी तो तो दोनी, निवारली खडी फरको गोड़ी मध्य फरक आती नहीं तो प्रमाण तुम्हारे भेद का संगा हा मी मे अजाभाव निर्माण कर तुम्ही लोकांना फसवीत असतात पायात हातात नाकात आणि डोक्यात घालण्याचे वेगवेगळे सोन्याचे अलंकार केले तरी त्यातील सोने हे एकच असते मुशीमध्ये घालून ते जागिने आठवल्यास त्या सर्वांचे निराळेपण शिल्लक राहत नाही ते सर्व सुवर्णमयच बनवून जातं तुकाराम महाराज म्हणतात झोपेत असताना स्वप्नात आशेपर्यंतच त्यातील हानीलाभ खरे वाटतात पण एकदा जाग आल्यानंतर मात्र ते दोनही भाव निवारले जातात बाधित होतात आम्मी जान तुझा भावू, कैचा भक्त कैसा देव बीजा नहीं ठाऊ कैसे संपादली बहु रूप कैसे पुण्यो कैसे नव नवतु आम्मी आपू आपना देखिल एक घरी चा घरी, न कलता चोरी दूरी जाने ये खुंटले तुकामने धरुणी हाती ऊर ठेविली मागुती एकांती लोकांती देवक्ती सोहळा देवा तुझ्या स्वरूपाचा भाव आम्हाला सर्व काही समजतो आम्ही तो जाणतो त्या ठिकाणी देव भक्त हे दोन नाही आहेत ज्या ठिकाणी बीजाचा ठिकाणा नाही ते शेवटी फळे तरी कुठून मिळणार तुम्ही नानाविध रूपाने वेगवेगळ्या प्रकारचे सोंग घेतले आहे तेथे पाप कोणते आणि पुण्यतरी कोणते जोपर्यंत आम्ही आपले नव्हतो तोपर्यंतच तुम्ही दाखवलेले हे खरे वाटत होते घरच्या घरी तुमच्या आणि आमचे वास्तव्य एकाच ठिकाणी होते परंतु हे न कळल्यासारखे होऊन आत्मभावाची चोरी झाली आणि अज्ञानाच्या निवृत्तीमुळे जन्म खेपा संपून गेल्या तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे देवाने आम्हाला हताशी धरले आणि एकांतात आणि लोकांत मध्ये सुद्धा देव भक्त त्यांच्या प्रेमाचा सोहळा अनुभवण्यासाठी द्वैत भाव शिल्लक ठेवला काही बोलिलो बो बडे माय बापा लाडे कोडे मज क्षमा करावी काय जानावा महिमा तुमचा म्या पुरुषोत्तमा आवडीने शीमा सांडविली मज हाती घडे अवज्ञा बाळे बापाशी न कायम्या सांगावे आहे हे ठावे तुम्हाचे तू देवा प्रेम लोभ न सांगावा पाळीला पाळावा लळापुडते आगळाव हे माय बापा तुमच्या मी मोठ्या सलगीने मोठ्या लाडाने आणि प्रेमाने बोबडे बोल बोलतो आहे याची मला तुम्ही क्षमा करा हे पुरुषोत्तम तुमच्या महिन्याचे वर्णन मी कसे काय करावे तो मला काही समजत नाही परंतु प्रेमामुळे मी काही मर्यादांचे उल्लंघन केलेलं असेल मुलाचे पित्याशी जवळचे सख्यत्वाचे नाते असल्यामुळे अतिशय निर्भयतेने त्याची काही अवज्ञा होऊ शकते हे मी काही आपल्याला सांगावे तुम्हाला सर्व काही का माहीतच आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्याविषयीचा लोभ तुम्ही सोडून देऊ नका आतापर्यंत तुम्ही माझे खूप चांगल्या प्रकारे पालन पोषण केले आहे त्याप्रमाणेच किंवा त्याहून अधिक लढा लावून माझे तुम्ही लाड पुरवावेत बहुणा आडनारायणा भक्ती सुख निवाडे या शी तुळयसे काही दुजे त्रिभोनी नाही कालाभात दही ब्रह्माधिका दुर्लभ निमिषार्ध संत संगती वासवा कल्पांती मोपदे होती ते बापुडी तू का म्हणे अभेदा तेव्हा मी ज्ञानीपणाला फार भीतो यासाठी हा ज्ञानीपणा माझ्या आड कधी येऊ देऊ नको मी भक्तीप्रेमाचा पानं घेऊनच खरोखर सुखी होऊन जाईन या भक्तीप्रेमाची तुलना होईल असे या जगामध्ये दुसरे काही नाही भक्तीप्रेमाच्या मेळाव्यातील काल्याच्या दहिबात ब्रह्माधिकाना सुद्धा दुर्लभ असतो एखाद्या अर्ध्या क्षणाशी जी संतसंगती लाभते त्यामधील सुख कल्पांतापर्यंत वैकुंठामध्ये वास मिळाल्याच्या सुखा एवढी असते मोक्ष किंवा वैकुंठादी सुखे बापुडी होऊन संत संघामध्ये विश्रांतीसाठी येतात तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तू पणाचा खंड होणार नाही अशीच देणगी मला तू दि मी ज्या अभेद भावाविषयी बोललो त्याची मला तशी आवड नाही मला हा दुजा भावच जास्त चांगला आवडतो कारण त्यामध्ये प्रेम सुख उपभोगता येते देवाताईसा उपकारू देहाचा विसर पाडी मजू तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळू आले थाव दे चित्ता राखे पायापाशी सकलव्रतेशी अखंडित आच भय चिंता लाज काम क्रोधू तोडावा संबंध यांचा माझा मागणी संत संगदे तू का म्हणे नको वर अपंग देवा घेई माझी सेवा भावशुधू देवा माझ्यावर एक चांगला उपकार कर आणि मला माझ्या देहाचा विसर पाड हे भगवंता तू जर अशी केले तरच माझ्या जीवाला सुख प्राप्त होईल हे मला आता समजून चुकला आहे सर्व व्रतींच्या सहित माझ्या चित्ताला अखंडपणे तुझ्या पायाजवळ आश्रय दे आशा भीती चिंता लाज काम क्रोध इत्यादी व्रतींचा आणि माझा सर्व संबंध तोडून टाक माझ्या मुखात सतत तुझे नाम राहू दे आणि संतांची संगती नेहमीच राहावी एवढीच मी तुझ्याजवळ मागणी करीत आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्याकडून वरवरची सेवा न घेता सुद्धा शुद्ध भावाची मनापासूनची सेवा तू घे तू जण करिता काय नव्हे हे तो सकळी क संत वाणी घेई माझा वारू करी कै वारू उतरी हा पारू भव उचित अनुचित पाप पुण्य काला खा तो ने मला निवडिता कुंतीत राहिली बोलता बोलता फार पवता वाणी पुढे पुसताही कोणा न कळे हे बुजू राखे आता लाजू पांडुरंगाव बहु पाहिले आजीवे वर्म झाले जेव्हा तू जर एकदा करायचे साक्ष आहे यासाठी ओझे घे आणि माझा पक्ष घेऊन मला या भव सिंधूतून तरुण ने काय उचित आहे काय अनुचित आहे पाप काय पुण्य काय यांची सरमिसळ झाल्यामुळे मला यातून उचित आणि पुण्यमय अशी निवड करता येत नाही माझी वाणी तुझे वर्णन करता करता श्रमून गेली आहे थकली आहे आणि ती कुंठीच होऊन गेली आहे तुझ्या कीर्तीच्या वर्णनाचा तिला काही अंत लागत नाही तुझ्या प्राप्तीविषयीचे वर्म तुम्हाला मर्म कुणाला जर विचारावे तर त्यांनाही ते माहीत नाही पांडुरंगा आता माझी लाज तूच राख तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवाने आतापर्यंत पुष्कळ शोध घेतला पण तू प्राप्त होण्यामधील मर्म तुझे नाम असल्याचे आता मला समज आहे मज त्याचे भिडून उलंगवे देवा जो मने केशवा दास तुझा मज आवडती आवडते बहुतो करे कीर्तन कथा तुझे लाज सांडून याचे की कोडे नाम तुझे न लगे उपचार होईन भितारी वैष्णवांच्या घरी उष्ठावळी तू का म्हणे जाणू उचित अनुचित विचारून हित करू देवा, जे मी तुझा दास आहे, है आशे त्यांची भीड मजे जी कधी मोडवत नहीं तुझे कथा कीर्तन सतत करना रे, जे है तो मला फार आवड़त आवड़ा जे तुझे नाम कौतुकाने गापुढ़ मी सर्व सोड़न प्रेमा ने नाचेन माला दुसरे कसले ही उपचार आता नकोत मी भिकारी होन या वैष्णव घरी उष्ट पत्रा ही उचलने काम करीन तष्ट सेवन करुकार महाराज मनत उचित का अनुचित योग्य विचार जे करता चाहिए कर तुझा पधारू जा नी विचार चलविताव मन स्थिर इंद्रिय निषणू तू मशे पड़ो नवे देवापुण्य भेद नाशीले ते मेरू गुण शरीरस आणि तू का म्हणे तुझा प्रताप हा खरा मी जाणे जातारा शरणागत देवा तुझे पाय माझ्या चित्तामध्ये राहिले असल्यामुळे मला तुझ्या प्राप्तीचे रहस्य दाखवतात आम्हा अन्या लोकांचा आधार फक्त तुझ्याच पायांचा आहे आणि तूच आम्हाला या मार्गात ठेवण्याचे जाणतोस देवा माझे मन स्थिर राहिले असून सर्व इंद्रिय सुद्धा आता शांत होऊन गेले आहेत हे काही माझे बळ नव्हे काक पुण्याचा भेद नाहीसा झाल्यामुळे अज्ञानाचा सर्व अंधकार नाहीसा झाला संपून गेला आणि सत्व राज्या त्रिगुणाने माझ्या शरीराचा त्याग केला आहे तुकाराम महाराज म्हणतात हा सर्व प्रताप खरोखर तुझाच आहे मी तुला शरण आलेला असल्यामुळे मी हे सर्व जाणत आहे कारण तुझ्या शक्तीशिवाय तुझ्या सामर्थ्याशिवाय तुझ्या कृपा प्रसादाशिवाय हे होणं शक्यच नाही जे ते जातो तेथे तू माझा सांगाते चालवेशी हाती धरून या चालू वाटी आम्ही तुझा भारू सवे माझा बोलू जाता बरळ करी शेते लाज धीट केलू देवा अवघे जनमज झाले लोक पाळू सोयीरे सकळ प्राण सखे तू का आता खेळ तू कौतुकी झाले तुझे सुख अंतर्वाही देवा, मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी तुझीच संगत असते नेहमी तू माझ्या सोपती असतोस आणि माझ हात धरून प्रेमाने मला चालवतोस आम्ही ज्या मार्गाने चाललो आहोत त्याला तुझाच आधार आहे माझा सर्व योगक्षेम तूच चालवत असतोस काही वेरी व्याकडे शब्द माझ्या मुखातून निघाले तर ते तू नीट सरळ करतो सांभाळून घेतोस या बदलची आमची लाद तू दूर करून आम्हाला धीट बनवली सर्व लोक मला लोकबाळाप्रमाणे झाले असून ते प्राणसख्या आणि सोयीच आहेत आम्ही या प्रेमसुखामध्ये कौतुकाने खेळत आहोत झाले पिक आम्हा अवघा सुखाळू घेऊ अवघा काळ प्रेमसुख झाली अवघा गेला शिन भाग आता अवघा झाला मा एक पांडुरंग आता नाही जगो माझे तुझे अवघेचे आम्ही लालो अळंकारू शोभलोही पार अवघ्यावरे तुका म्हणी आम्ही सदैवांचे दास करले न लगे आस अनेकांचे भक्तीचे आणि हरिनामाचे पीक या खेपेला भरपूर आले असल्यामुळे आम्हाला सुखाळच प्राप्त झाले नाही सर्व आता आम्ही या प्रेमसुखामध्ये राहू भाग दूर मेरा पांडुर तुझे माजे भेद संपुन गरिनामा के सर्व अलंकार धारण के लिए आम्मी सर्वेपे सुशोभितुकारा महाराज मनता आम विभा सुदैवी असे दास झालो असल्यामुळे इतर कोणाची आशा करण्याचे कारण उरले नाही साधनिया धारकी प्रमाण सेवके स्वामी सत्ता प्रकाश आपुल्या प्रकाशे रवी कर्मरसे सांगलेची नाई करणे आपण मोला वचन वाढ झाले तू का आम्हा मांडवल हाती हे रझारखाती केवळ धन्य कि स्वामी अधिकार या था था ही से जग मधी सत्ता धारण कर सर्व साधने प्रकाशित करते कृत्यापूर तो पूर्णपने आदित्त मी साधना वेगाधी अपन आम संगने आने ये जरूरी नहीं आमला वचना बेलो आहोत किंवा आपण जे सांगतो ते करीत नसलो तर आपले मोलाचे वचन वाया गेल्यासारखे होते भांडवल काळू अशुभ मंगळ मंगळाची आजची आदिपी दुराविली निशि न देखी जे कैसे आहे तेही सुख दुखावून नाही विपरीत बेतीला घातो हित फिर मनी आता माशी हे हवगेची जी जीवजंतु जी आता हरित दहा दिशा सुधा शुभ सर्व अशुभ काल मंगलापेक्षा ही मंगल हाथा मध्य दिव्या अंधकार जसा दूर सारा कि अंधकार कसाजर दिसेच हरिनामा अशुभ अहले नहीं तसेच दुःखापेक्षा सुख वेगळे राहिले नाही दुःख सुखामध्ये परिवर्तन झाले आणि जो आघात असतो तोच हित झाला आहे विषयी झाले आहेत पाप पुण्य दोन्ही वाते मार गो स्वर्ग नरक भोग यांची पेणी एक आडोक नलगे पुसावे जेविला देखावे मागे भुकू रहाटी पडली बरोती होती येत जाती तू का नाही केली बुद्धी स्थिर झालो या जगामध्ये पाप आणि पुण्य असे दोन मार्ग वाहत आहेत त्यापैकी पाप मार्गाने जाणाऱ्यांच्या मुक्कामाचे गाव नरक लोक आहे आणि पुण्य मार्गाने जाणाऱ्यांच्या मुक्कामाचे गाव हे स्वर्ग आहे जेवल्यानंतर थोड्या वेळाने पाहावे तर पुन्हा भूक लागलेली दिसते त्याप्रमाणेच स्वर्गानंतर नरकानी नरकानंतर स्वर्ग असे एकानंतर एक येतात आणि जातात हे कोणाला विचारायला नको राहतात बांधलेली गाडगी भरलेली रिकामी होतात रिकामी झालेली परत भरतात आणि वर आलेली खाली जातात खाली गेलेली पुन्हा वर येतात असे हे चक्र सारखे चालू असते त्याप्रमाणेच पाप पुण्याच्या फळांचेही आहे तुकाराम म्हणतात आम्ही या पाप व्यवहारात खेळत आहोत पण पापच पुण्यच करण्याविषयी बुद्धीचा निषेध केला नाही इंद्रियाकडून सहज जे घडेल त्याचे असंग दृष्टे होऊन पाप पुण्याचा खेळ आम्ही बाजूला होऊन अलिप्तपणे राहून सर्व काही पाहत आहोत रामकं राही नाव दे धर्म नेज बीज वर्म हे चे जाई कर्मे केली महा चित्राही पायी रूप बैसे डोळा जिवे कळवळा अखंड न खंडे अभंग न भंगे तू का म्हणे गंगे मिळणे सिंधू मनुष्य मात्राचे तेच एक हित आहे की त्यांनी कंठामध्ये रामनाम ठेवावे आणि रामनाम गाताना देहाच्या ठिकाणी असणाऱ्या तुपासाधी देहधर्माची आठवण सुद्धा राहू देऊ नये नाम घेणे हाच एक परमधर्म आहे आणि सर्व साधनांचे बीज आणि आत्मसाक्षात्काराचे सुद्धा हेच वर्म आहे हेच हरिनाम महापातके जाळून टाकते हरी हरिनामामुळे हरिच्या पायांच्या ठिकाणी चित्त स्थिर राते। डोळ्यामध्ये हरीचे रूप ठसते आणि मनामध्ये हरिविषयक प्रेमाचा जिव्हाळा अखंड राहतो कधी खंडत नाही त्याप्रमाणेच नाम घेताना हरिविषेक प्रेम हरीचा साक्षात्कार झाल्यानंतरही दिवसेंदिवस वाढतच राहते माझे जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया आवडी जाहरी आंचे मनी जाणी जीव होतो कासावीस पाहतील जन्म होईल तेथून देता लिंग वैष्णवासी तू का म्हणी तुची सुदीन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी माझ्या जातीचे म्हणजे माझ्या समानशिलाचे न्याली हरी फक्त मला कोणीतरी भेटवत ज्यांना अंतकरणापासून हरी आवडतो अशांची भेट व्हावी अशी माझ्या मनामध्ये फार उत्कंठ इच्छा आहे त्यांच्या भीतीसाठी माझा अजीव अगदी कासावीस होऊन जातो त्यांच्या येण्याची माझे डोळे नेहमी वाट पाहत आहे वैष्णवांना अभिनंदन दिले गेल्यास त्या दिवसापासून माझा हा मनुष्य जन्म सफल होऊन जाईल तुकाराम महाराज म्हणतात तोच तो सुधीन आणि सुख ज्या दिवशी हरिभक्तांची भेट होईल आणि जर पूर्वसुप्रताने त्यांची भेट झाली तर त्यांच्या संगतीमध्ये या गोपाळाचे नाम तृप्ती होईपर्यंत गाऊ गात राहू आीवन हे कथा मृतू आणि संत समागम सारू एक भोजन परवडे स्वादरशे गोडी पदोपदी धाली आढी करते आनंदाने हो वाचे प्रेम सुख आली तयाचा आमचे जीवन आहे संतांनी आम्ही एके ठिकाणी बसून हरिनामाचे प्रबंध आणि आत्मचर्चा इत्यादी रुस्कर पदार्थांचे भोजन करू आणि त्यामधील मधुर रसाचा स्वाद पदोपदी घेत राहू आता तृप्ति जा आनंदा ढेकर ये हैं वाली ने हरिनाम विषय प्रेमसुखा पूर लोटत है संतान संगति में स्वरूप साक्षात्कार रूपी पीक भरघोस आन पुष्क पिकले और रास आकाशत मवत नहीं तुकार महाराज मनत आत्मस्वरूप केवड़े आजू गए के तरीका अंतार लगत नहीं कारण तथे सर्व व्यापार कुंठी होता जोड़ली ती आता न सरे सारिता जीव बता हाथ आक्षेपी शीत उथी सुख दुख नहीं अंतर सभा बीज तू अंकुर पत्र शाखा फलू प्राप्त बीज मु अवघेना से तुका मिना राहली गोड़ी बीजा परवड़ी होती जी आमी आमच्या जीवाच दान करून कर बड़ी देखिए निधान प्राप्त करून करो दक्षते ने श्रीहरी से जीवन थामले उष्ण सुख दुख इत्यादि भाव आता उरत नहीं अंतर बाह्य श्रीहरी के रूप शिलक रही है एकास भीजा अंकुर एक बीजापासने फिर सर्व का मुस्तगत मै सर्व नाश हो श्रीहरी का नाम बीजा मधे गोड़ी राह हस्तगतर मगी बीजा प्रकार होते लया जी का देने घेण नहीं पू बीज आम हाथा मध्य सापड़े भक्ती भाव आम्ही बांधिलासे गाठी सादा वितो हाती घ्यारी कोणी सुखाची या पिठी घातला दुकानू मांडी वाल रामनामू सुखाची पुकाची सकाळांचे सारू तरावया पारू भवसिंधू मागे भाग्यवंत झाले थोर थोरू तिही केला फारो हाची साठाव खोटी कुडी तिथी नाही घात पातू आकर्षक मानुन है हा रामनामा चाहता उच्च प्रतिच है कारण नाम भव सिंधु करून जाण्यासाठी सोपे साधन आहे मागे जे थोर भाग्यवान सातसंत होऊन गेले त्यांनी याच रामनाम रूपी मालाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये साठा केला होता म्हणतात या रामनाम रूपी मालामध्ये खोटा वाईट असा प्रकार नाही किंवा यामध्ये फसवा फसवी सुद्धा नाही तुमचे जर चित्त शुद्ध असेल तर तुम्ही कितीही हा माल घेऊ शकता पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे आपुल्याला दैवे पिके भूमी फळ येईल शेवटी लाभ आणि तुटे ज्याची तया दीपाची अंगी नाही दुजा भाऊ धनी चोरसाव सारी खेची कावळी ढोपरा कंकर चित्तरा राज हो मुक्ता फळी तुका म्हणीथे आवडी कारण पिकला नारायण जयातही पाऊस हा आपल्या स्वभावाप्रमाणे सर्व जमिनीवर सारखा पडतो पण माणसाचे जसे दैव असते त्याप्रमाणेच ती जमीन कमी अधिक प्रमाणात पिकत असते जे बीज पेरले असेल तेच शेवटी फलरूपाने धान्य प्राप्त होते परंतु त्या धान्याच्या बाजारात जो भाव असेल त्याप्रमाणे तोठा किंवा त्या मापात कमी अधिक पणा असेल तर विक्री करणाऱ्या घेणाऱ्या लाभ किंवा हानी होते हा सर्व प्रकार ज्याचा त्यालाच भोगावा लागतो दिव्याच्या भेदभाव नाही घरधनी असो चोर असो किंवा साधू असो त्याला सर्व सारखेच असतात कावळे मेलेल्या जनावरांची ढोपर खातात तितर पक्षाला खडे खाणे आवडते पण राजहंस मो चारा खातो तुकाराम महाराज म्हणतात वरील दृष्टांताप्रमाणे परमार्थामध्ये आवड मुख्य आहे जा ज्यामुळे ज्याची जशी आवड असेल त्याप्रमाणेच त्याला नारायण फलद्रुप होतो धीर तुकारनो एकविध भाऊ पतिव्रते नाही सर्व भावे चातक हे जळ न पाहती दृष्टी वाटपा हे कंठी प्राण मेघा सूर्य विकासिनी ने घे चंद्रा मृतू वाटपा असतो उदयाचे धेनू येऊ नेदी जवळ आणि काळका विनवसा तुका का नेम प्राणा समसाठी तरीच या गोष्टी विठोबाची विठोबाच्या ठिकाणी एकनिष्ठ भाव ठेवण्यासाठी सात्विक धैर्य कारण आहे पतीव्रतेला काया वाचा मनाने आपल्या पतीशिवाय जसे दुसरे काही आवडत नाही त्याप्रमाणेच भक्ताला सुद्धा विठोबाचा आवडला पाहिजे याला एकनिष्ठ भाव असे म्हणतात चातक पक्षी कितीही तहान लागली असली तरी नदी समुद्रातील पाण्याकडे डोळ्याने पाहतुला नाही सहाने व्याकुळ होऊन जातो अगदी त्याचा प्राण कंठामध्ये येतो तरी सुद्धा मेघाचीच तो वाट पाहतो सूर्यविकाशी कमलिनी चंद्रामृताची किंवा चंद्रकिरणांची अपेक्षा करीत नाहीत आपला कोश मुकुलित आणि विकसित होण्यासाठी सूर्याच्या उदयाची आणि अस्ताची वाट पाहतात प्रसूत झालेली गाय आपल्या वर्षापासून इतर वासरांना जवळ सुद्धा येऊच येत नाही तुकाराम महाराज म्हणतात या दृष्टांताप्रमाणे प्राण गेला तरी आपला नियम सोडू नये तरच माझ्या विठोबाच्या भक्तीसंबंधी गोष्टी बोलाव्यात उगीच नष्ट्या गोष्टी बोलू नयेत स्नान नावली करीता धरीला विश्वास ती हि पाशो तोडी तुका म्हणी केली कळी काळ ठेंगणे नाम संकीर्तनी भाविकाने भगवंताचे नामस्मरण जर सदा सर्व काळ मनापासून घेतले तर त्यामुळे स्नान समजा क्रिया कर्म केल्याचे श्रेय मिळते त्यामुळेच संवापासून दुरावले समजल्यामुळे त्यांचे सर्व परिश्रम व्यर्थ होऊन जातात ज्यांनी रामनामावर विश्वास ठेवला त्यांचे संसार पाश तुटून जातात तुकाराम महाराज म्हणतात या भाविक लोकांनी नामसंकीर्तनाच्या साह्याने कई कालाजित के लिए वैष्णव की गायली पुराणी सा ही अठरा जनी तभुवेदी ऐसे कोंथा वाचको कर्मट धार्मिक पुण्यशेणु आदिनाथ शंकर नारद मुनिश्वरु सुथोर आन तुका मनी मुकुट मनी है भक्ति आनिक विश्रांति आरती आ वैष्णव सहा शास्त्रे अठरा पुराणी आणि चार वेद यांनी या आदिनाथ शंकर मुनेश्वर नारद आणि शुक्राचार्य यांच्यासारखे थोर दुसरे कुणी होऊन गेले आहे काय तुकाराम महाराज म्हणतात भक्ती हे सर्व साधनामध्ये मुकुट मनाप्रमाणे असून विश्रांती देण्याच्या दृष्टीने इतर साधने ही अलीकडचीच वाटतात बोलिलो जैसे बोलविले देवी माझे तुम्ही ठावे जाती कुडूराय बापो दिनावरी वाचेचा चाळको जाला जावी वरम उचत ते धर्म मज पुढे तू का म्हणे घरी अपराध नेनता द्यावा मज आता ठाव था पायी माझ्या देवाने मला जसे बोलते केले जसा बोलवला गेला तसाच मी बोललो आहे एरवी माझी जात आणि माझी कुळ याची तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे संत माय बाप होसाठी तुम्ही मला क्षमा करा माझ्याविषयी तुमच्या मनामध्ये राग धरू नका हा देव माझ्या वालीचा चालक आहे आणि तोच योग्य असे धर्म आणि वर्म मला दाखवीत असतो महाराज म्हणतात माझ्याकडून न जाणता जरी एखादा अपराध झाला असेल तरी ते मनात तुम्ही आणू नका आपल्या पायाशी मला आश्रय द्या संतांचे घरीचा दासमी कामारी दारी परोवरी लोळत असे चरणींची रजो लागते अंगासू ते न बेताळीस उधरते उच्चिष्ट ही जमा करूनी पत्रावडी घाली न कवळी मुखामाजी तू का मी आणि क विचारू मेने ह्याची सार मानी तसे मी संतांच्या घरी मनोभावाने उद्धार होऊन जातो संत जेवून झाल्यानंतर मी त्यांच्या उष्ट्या पत्रावी गोळा करतो आणि त्यामधील अन्नाचा घास मुखात घालतो तुकाराम महाराज म्हणतात याशिवाय मी दुसरा विचारच मनात आणत नाही संत सभास हेच तात्पर्य माझ्या मनाला पटलेले आहे एक शेर अन्ना चाडू हे र वावगे बडबड कारणा वाढविषे बांधवने मोहपाशी हौट हात तुझा जागा हे रशे नशी वावगाव तुका म्हणे श्रमो हे कविसरता राम अरे ग्रस्ता तू हे लक्षात घे की तुला जर एक शहर अण्णाचीच आठवण असावी इतर बडबडत्याशिवाय व्यर्थ मानावी लागेल उगीच स्त्री पुत्राधिकांच्या आणि संसार व्यापाच्या मोहाच्या पाशामध्ये तू स्वतःला बांधून का घेतोस उगीच त्यांची आशा का वाढवतोस तुला राहण्यासाठी खरे तर साडेतीन हातांची जागा पुरेशाही त्यासाठी तू इतकी खटपट का बरे करता राहतोस तुकाराम महाराज म्हणतात या रामनामाला विसरून तू जर राहिलास तर बाकीच्या साधनामध्ये सर्व श्रमच होतील त्या श्रमाला काही अर्थही नाही आले धराईच पेठे, पुढे मागुते न भेटे होशी पजिती वरपडा, पडा लक्ष चौऱ्याशीचे वेढा नाही कोणाचा सांगातो दुःख भोगिता आघातू एका बाबुलाची वाटू कोणा सांगावा बोघाटू जुंती जेशी घाना नाही मारित्या करुणा तू का हित पाहि जो वरी हे हे लोक हो या मनुष्य जन्मास बाजाररित्रृपे का भर नहींतर मगे फुढ़े कभी मिले अटत नहीं जर का चौर लक्ष योनी फेरिया चा सापड़ मात्र तुम्हारी फार हानि होजीति होसंगी दुखा आघात कुत सोबत न या आडरानामध्ये भटकताना एक पाऊल वाटत असल्यामुळे तिथे मार्ग सुकल्यास कुणाला विचारता सुद्धा येत नाही घाण्याला जंपलेल्या बैलास तो थकून मंदगतीने चालू लागल्यास पाठीवर त्याला मार बसतो त्याची दया मारणाऱ्याला कधी येत नाही तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच जोपर्यंत नरदेह प्राप्त झाला आहे आपल्या हातामध्ये आहे तोपर्यंतच आपले हित तो जे काय आहे ते साधून घ्या लाभाला भोवता दिशी लाहो करा पुढे नाशी मनुष्य देहा उत्तम जोडी जोडिली घेई नाम सादरी भरा सुखाची भांडारी जाली व्यापारी लाहो हेवा वा जोडीचा घेऊन माप हाती काळ मोवी दिवसराती चोर लाग घेती पुढे तैसे पळावे हित सावकाशे म्हणे करी न ते पिसे म्हणे पुष्कळ दिवसांनी माणसाचा उत्तम ध्येय मिळालेला आहे तरी त्याचा तुम्ही पूर्वेपूर फायदा करून घ्या नाहीतर त्याचा पुढे नाश होऊन जाईल मोठ्या आदराने श्रीहरीचे नामस्मरण घ्या सुखाचे भांडार भरून ठेवा व्यापाऱ्याप्रेमाने या बाबतीमध्ये जास्त प्राप्तीची हाव मनामध्ये ठेवा कारण हा काळ हातात माप घेऊन दिवस रात्र मोजीत बसलेला आहे त्यामुळे चोर मागे लागले असताना जसे आपण पळतो त्याप्रमाणेच तोरा करा आणि सो हिताचे साधन ताबडतोब करून घ्या सावकाश म्हातारपणे या जन्माचे हित आम्ही पाहू असे जे म्हणतात तर ते वेळेपणा करतात कारण जगणे आपल्या हाती नाही हे तुम्ही काही जाणत नाही का, का। सुखाचे ओतले विशेषमुखो चांगले मने झरीला भिळ मिठी घातली पाय होता दृष्टा दृष्टी ताप गेला उठा उठे तू का म्हणे लाभे या भगवंताचे श्रीमुख के चांगले आहे की जणू सुखाचा रसच वतून ते निर्माण झाले असावी या रूपाची माझ्या मनाने इच्छाधारण केली आणि त्याच्या पायाला मिठी घातली याची दृष्टादृष्ट होताच माझ्या मनाचा सर्व ताप ताबडतोब निघून गेला तुकाराम महाराज म्हणतात अशा लाभामुळे माझा लाभ दुप्पट झाला आहे झरा लागला सुखाचा आईचा मापारी कैंचाप तोंडे मा धरी सळे जाई ते आवरी जाले बहू काढू कोणा नाही आयशी बळू तू का म्हणी नाही पाहे सास कळू या श्रीहरीच्या दर्शनाच्या आणि कृपेच्या सुखाचा जो झरा मला सापडला आहे त्याचे मोजमाप करणारा मापाडी कोणी सुद्धा नाही हे माफ करण्यासाठी जो सदई धरेल तो आपले माप आवरूनच धरेल त्याच्याने ते माप करणार नाही ना अशी मोजदा अनेक जणांनी पुष्कळ वेळेला प्रयत्न केलेले आहेत पण त्याचे माफ करण्याचे बळ कुणाजवळही नाही तुकाराम महाराज म्हणतात या सर्वांची मोजदात करून त्याचा ठाव गाठण्यामध्ये यश मिळविल असा या जगामध्ये कुणी झाला नाही आम्ही बोलू ते तुझ कळे एक दोही ठाई खेळी काय परिहाराचे कामू जाणी अंतरचे रामू कळून काय चाडू माझी लोकाशी बडबडू कारण सवे काव अवघे आहे मने तु का केव्हा आम्ही जे बोलतो ते तुला चांगले कळून येते कारण तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये अशा दोन्ही ठिकाणी तुझेच तत्व एकत्वाने संचार करीत असते आणि सर्वत्र खेळत असते अशा स्थितीमध्ये तुला सर्व सांगण्याचे काही कारण आहे का तू राम माझ्या मनातील सर्व काही जाणत असतोस उगीच माझी ही बडबड इतर लोकांना करण्यात काय हशी आणि त्याची मला काय पर्वा आहे तुकाराम महाराज म्हणतात मला फक्त एका ईश्वराच्या कृपेचेच कारण आहे आणि तेच माझे सर्व साध्यसुद्धा आहे उमटे ते थाई तुझे निरोपावे पायी आम्ही करावे चिंतनू तुझे नाम संकीर्तन भोजन भोजनाच्या काळी मागो करो नि का म्हणे माथा भार तुझ्या पंढरीनाथाव देवा आमच्या अंतकरणामध्ये दे, जे जे काही उमटेल ते, ते सर्व तुझा पायांवर आम्ही अर्पण करू नेहमी ने तुझे नामसंकीर्तन आणि चिंतन करीत राहू भूक लागतास भोजनाच्या वेळेस आम्ही हट धरून आणि तुझ्याजवळ प्रेमामृताचे भोजन मागू तुकाराम महाराज म्हणतात हे भगवंता पंढरीन आता माझा सर्व भार आता तुझ्याच माथ्यावर टाकले नाही केला पण सांडी ऐशियाशी म्हणती लंडी आता पहा विचार समर्थाशी बोली कोणू आपला निवाडू आपणाची करिता गुडू देवा, धुरे मागे सरे देवा जो उन्मत असे म्हणतात याचा तुम्हीच विचार करा तुम्ही समर्थ असल्यामुळे तुम्हाला कोण बरे बोलणार आपला निर्णय आपणच करून घ्यावा हे फार चांगले असते जेव्हा तुम्ही आणि आम्ही मिळून जी प्रतिज्ञा केली आहे जा तुकारा महाराज म्हणतात या विषयामध्ये जर मागे सरने झाले तर ते तुमच्या मोठे भांडून या काडू वरमे पाटोळ्या सवे साहाती दिली रगट्याची गाठी तुका म्हण हरी हा न करीन सरी देवा तुमचे आमचे जरी भांडण झाले ही न घडून येणारी गोष्ट झाली खरी आता हमरी तुमरीवर येऊन भांडण उखरून एकमेकांचे वर्म काढू देवा तुमच्या अंगावरील रेशमी आणि जिंकेन तुमचा पराभव करून तुमच्याशी बरोबरी करीन पती तीराशी म्या धरी आजी वेशी आता बळी आुझे माझे म्हणू दावी मज़ तुझा वाव तु कामने जाले, रोक जो हक होता, जीवा भाव ने सभा आता तुझा मध्य कोलवाम है तुझा मतानी साक्ष है पावन करना की जी शक्ति तुझा अंगी कशा प्रकार मला दाखव तुकाराम महाराज म्हणतात तू जर मला अशा प्रकारची प्रसिद्धी जर आणून दिली नाही तर तुझी पथित पावनपणाची कीर्ती व्यर्थ आहे असे म्हणावे लागेल आणि काहीतरी मला प्रत्यक्ष तू झोंडायचे चाळे काय कोटी ते नकळे आरोगुने मुगू बैसला शे जैसा बघू तू का बुड़ी आड़ी देवा तुझा दारा मध्य आम आतापर्यत किलपाटे घंटार पूर्ण करना तुझा दारा मधे आमोर उभ रह शुद्ध दानगाई है तुझे मनात तरीका कहत नहीं जनू का स्तब्ध राहन बगड़ा प्रमाण तू स्वस्थ बसलास तुकारा महाराज मनता तुला आड़वे अशा कि लोकान तू आज पर्यत बुडव नाही देणी घेणे गोवी अभिमानी आता काहू निवडून पांडु ये पांडुरंगा एवढा धंदा मधी जावी थोड्यासाठी नाही पांडुरंगा आम्ही काही टाकू तू तु व्यवहारू तुझ बहू कर करू तू का म्हणी आता निवडू संत हि देखा तुला काही द्यावे घावे लागत नाही पण तू कीर्तीच्या अभिमानाने आपण पतित पाहून आहोत अशा अभिमानाने जाऊन थोड्यासाठी फचित व्हावे असे काही न व्हावे पांडुरंगा तुझ्याप्रमाणे आम्ही अभिमानी आणि भांडखोर नाही ज्यामुळे तुला कटकट वाटेल तो व्यवहार आम्ही सोडून देऊ तुकाराम महाराज म्हणतात आता या संतांच्या देखतच या व्यवहाराचा निकाल होऊन जाऊ दे सिंचन करिता मुळू वृक्ष ओलावे सकळू नको प्रथकाचे भरी पडो एक मुळधरी पान चोर्याचे दारू वरील ते थोरू वश झाला राजा मगापुल्या त्या प्रजा एक चिंता म्हणी फिटे सर्व सुखधनी तुका म्हणी धावा आहे पंढरी विसावा मुला वृक्ष नारूड्यान चोर जे पत्र वरिलोक दाबन धरले तो पानी कायम रहते वश कर प्रजा अपनी चाहिए अभी माना हरकत नहीं मना हवा आदार्थ देना चिंतामणी जर आपल्या हाती आला तर मग सर्व प्रकारच्या सुखांची इच्छा त्रप्प्त होऊन जाते म्हणतात असा हा सर्व सुखाचा गुजरू आम्हा सवसार काय करे म्हणुहरीचे दासण कापे तया भेने चिंता ऐशी तर सत्ता समर्थाची तू का करू ऐशी यांचा समू जे नवे भंगो चिंतनाचा आम्ही या स्त्री हरीची कथा गाऊ आणि याच्याच नामाचा गजर करीत राहू मग आम्हाला या संसाराची कसली या या भीती आली आहे या हरीचे आम्ही दास म्हणून घेऊ आणि याच्या नामाचे दागिने अंगावर धारण करू त्यामुळे प्रत्यक्ष यमाला सुद्धा भीती वाटवून तो थरथर कापू लागेल आशा भय लज्जा चिंता हे सर्व विकार आमच्या मनाच्या आड येत नाही अशी आमच्या सामर्थ्यान प्रभुची सत्ता आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्यामुळे नामचिंतनाचा भंग होणार नाही अशा या प्रभूची आम्ही सोबत करणार आहोत काय सर्प खातू काय ध्यान बघाची अंतरीची बुद्धी कोटी भरली पोटी वाईट काय उंदीर नाही धावी राखलावी गाढव तू का म्हणी सुसरे का कामध्ये अजिबात जर भाव नसेल तर वरवर वर्गीच निराहारी राहण्यामध्ये कसला अर्थ आलाय तसे पाहिले तर, तर सर्प कुठे अन्न खातो बघण्याचे ध्यान काय कामाचे असते अंतकरणामध्ये खोटी बुद्धी जर भरलेली असेल आणि वाईट वाचना सर्व मनात शिल्लक असतील तपाशरण करण्याच्या नादाने गुहेत उगीच राहण्यामध्ये काय अर्थ आहे कारण अंतकरणामध्ये जर वासना शिल्लक असतील तर त्या गुहेला काहीच अर्थ शिल्लक राहत नाही जसे उंदीर बिळामध्ये राहत नाहीत का अंगाला राख लावून वरवर ढोंग करण्यामध्ये काय उपयोग आहे गाढ उकळल्यावर लोळते आणि सर्वांगाला राख फासून घेते उगीच मनामध्ये जर भाव नसेल तर पाण्यामध्ये बुडी मारण्यात तरी काय अर्थ आहे तुकाराम महाराज म्हणतात सुश्री पाण्यामध्येच असतात आणि कावळ्याचे स्नान असतेच पण ते काही कामाचे नसते मध्ये मातले नागवे नाचे बड़ अंगाशी ते बळीवंत गाढे काय वेड्या पुढे धर्म नेतो तुका म्हणिकडू येईल तो भाऊ अंगावर घावू उमटता दारुड्या सारख्या पदार्थांच्या शिवनाने अंमली पदार्थाच्या शेवणाने मत झाल्यानंतर आणि तो मालल्यानंतर एखादा मनुष्य नाग्यानेच नास्तो आणि वाणीने अनुचित प्रकारची बडबड करीत राहतो हे वाईट कर्म त्याला धीट करीत असल्यामुळे विचार तरी कुणाला शिकवावा जी स्थिती अंगी प्राप्त होते तीच बलवान असल्यामुळे या वेड्यांपुढे धर्मनीतीचे महत्व काही कामाचे नसते तुकाराम म्हणतात शेवटी यवदूतांचे घाव जेव्हा अंगावर पडतील तेव्हा स्वतःच्या वागणुकीचा भाव त्या समजून येईल सोन्याचे पर्वत करविती करी या उपाय नसरते अमृती सागर भरवती गंगा म्हणविल उगा राही काळा भूत भविष्य कळू येईल वर्तमान करुद्धी शिद्दी साह्याने सोन्याचे पर्वत आणि दगडही बनवता येतील सर्व रानामधील सर्व वृक्ष कल्पतरू बनवता येतील पण या पांडुरंगाचे पाय दुर्लभ राहतील त्यांच्या प्राप्तीसाठी मात्र हे उपाय अपुरे पडतात सर्व सागर गंगा अमृता ने भरुण टाकता प्राण घटना सर्व प्रकार प्रसन्न करता स्थान प्रकार मुद्रा समझतीयु ब्रह्मांडा सही लेता महाराज मनता परंतु या श्री श्रीहरीपास मोक्षा अलीको केव वरल सारख सिद्धी काय कित है तय पाड है